पुस्तक महात्मा जोतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे गुलामगिरीची आंस व जनसेवेची शपथ नुक्ति जोतिरावने शाळा सोडली व आपला पुढील संसार कसा कसा थटावा याचा विचार करीत होते एके दिवशी त्यांच्या एका ब्राह्मण मित्राने त्यांना आपल्या लग्नास आमंत्रण दिले त्याप्रमाणे ज्योतिराव हे मोठ्या प्रेमाने त्या मित्राच्या लग्नप्रसंगास गेले आन इ नवरदेवाची गावातून मिरवणूक निघाली असता तेही इतर ब्राह्मणी मरवर दोस्ताच्या जवळ मिरवणुकीतून चालले होते त्या बिचार्याला काय माहीत की आपल्या बहुजन समाजास ब्राह्मणांबरोबर नुसत्या साध्या रस्त्याने शास्त्रोक्त रितीन चालण्याचाही कुत्र्या मांजरा इतका सुद्धा हक्क नाही म्हणून ज्योतिराव ब्राह्मणात मिसून बेधडक चालल पाहून ब्राह्मण मंडळीत एकच कुजबू सुरु झाली ज्योतिरावांचे धर्मबाह्य कृत्य पुष्कळ ब्राह्मणांस सहज झाल नाही आई ते तिरस्कार बुद्धीने एक विकास विचारू लागले की काय हो हा कुनबट शूद्र ब्राह्मण मडईत शिरला कसा याला इथे बोलविले कोणी हा उर्मट आहे कोण याला ब्राह्मण मडईबरोबर चालण्यास शरम कशी वाटत नाही ब्राह्मण्य आजच लयास गेले की काय हे ब्राह्मणांचे हलकटपणाचे शब्द ज्योतिरावांना ऐकू येत होते इतक्यात त्यांना एका कडव्या ब्राह्मणाने पुढे येऊन मोठ्या शब्दात दडावून सांगितले की अरे कुनबटाच्या पोरा खबरदार रामा ब्राह्मणाबरोबर चालशील तू जातीने शूद्र असतानाही आमच्या ब्राह्मण मंडळीबरोबर चालतोस तुझ्या स्पर्शाने आम्हा ब्राह्मणांना विटाळ होत नाही काय तू आमच्या मागून जाल अशी धमकी दिल्यावर ज्योतिराव घडीवर आश्चर्यमूळ होऊन जरा गोंधळ्यासारखे झाले पित्याने सांगितला शूद्रावरील अन्यायाचा इतिहास आपणाच ब्राम्हणाने असे का म्हटले याचा अर्थच त्यांना कळेना असा आपला आप्पा झालेला पोट ज्योतिराव घरी आलेवर त्यांनी ही सारी हकीगत आपल्या पूज्य पित्यास आणि असे होण्याचे कारण त्यांनी त्या माताऱ्यास विचारले बिचाऱ्या भोळ्या निरक्षर बापास तरी काय ठाऊक होते त्याने ज्योतिरावात सांगितले की बाबा रे ब्राह्मण भूलोकीचे साक्षात देव आहेत त्यांना आपण शुद्रांचा विटाळा होतो तू त्यांच्यात कशाला गेला होतास ब्राह्मणांची बरोबरी आपण केव्हाही करू नये हे इंग्रजी राज्याही बरे आहे जर का पेशवाई असतील तर बाबा तुझ्या या गुन्ह्याबद्दल तुला काय शिक्षा झाली असती कोणास ब्राह्मणांची बरोबरी केल्याच्या आरोपावरून पेशवाईत किती लोकांना कठोर शिक्षा करण्यात येत असत बाळा आज बरे आहे पण पेशवाईत वाकडे गंध वाकडे धोतर वाकडी पगडी वाकडा जोडा व वा गळ्यात जानवे ब्राम्हणांचून कोणीही घालू नये असे कायदे होते पण काही लोक ऐकेणार काही सोनार आडवेगंध लावण्याचा हट्टधारी तेव्हा आडव्यागंधाच्या आकृतीचे लोखंडी सिक्के बट्टीत तापवून लाल करीत व हे गे कायमचे आडवेगंध असे म्हणून ते सिक्के त्यांच्या कपाळावर उठवीत असत आपल्या घरामागचा तो म्हातारा शेणूसुतार एकदा वाकडे धोतर नेसण्यास हट्टाच पेटला तेव्हा पेशवे सरकारने त्याला बोलून त्याचा कुल्ला कापला गळ्यात जानव ठेवल्याबद्दल आंगावर अंगावर जानव्याप्रमाणे तापलेल्या कुशाने डावगोडीत आणि ब्राह्मणांना महार मांगांच्या सावलीचा सा व पावलांचा विटाळ होऊ नये म्हणून त्यांच्या कमरेला फास गळ्यात काळादोरा व थुंब्यासाठी मडके बांधून पायाखाली सावली आल्यावर गावात फिरावे लागेल इतकेच नव्हे तर बिचाऱ्या महार इमारतीच्या पायात जिवंत गाडण्यात येत असे शनिवार काही काम मी लहान असताना चालले होते तेव्हा भिंतीच्या पायात काही महार वांगांना आणि भिंतीवर आल्यावर काही गुन्हेगारांना त्या भिंती जिवंत गाडल्याच मला चांगले आठवते सकाळी प्रथम महार मांग अगर न्हावी तेलजातीचा मनुष्य एखाद्या ब्राह्मणाच्या नजरेस पडला तर त्याचे तोंड पाणी अशुभ समजून तो त्याला मनसोक्त मारी व विटाळ झाला म्हणून स्नान कर नेहमी मी शनिवार व वा पशवी दरबारात फुलांचे पोशाख घेऊन जात असे त्यावेळी अशा गोष्टी मी कितीतरी पाहिल्या आहेत नेहमीप्रमाणे एके दिवशी मी पोशाख घेऊन दरबारात गेलो असता तेथे एका बाईस बसविण्यात आले होते मी तिच्या गुन्ह्याचा तपास केला तेव्हा मला असे कळले की बाईने ब्राह्मणांच्या पानवठ्यावर पाणी भरले त्या गुन्ह्याबद्दल तिला दोन तीन दिवस बसवण्यात आले एवढेच नव्हे तर बाबा त्या बाई बाईचे अब्रू घेण्यात व तिच्या नाजूक शरीरावर डाग देण्यात येऊन तिला सोडून देण्यात आले देखण्याबाया तर नेहमी शनिवार वाड्यात पोचवण्यात येत असत नाना पुण्यश्रीच्या अशा गोष्टी तर पुसूच नको वेदोक्ताचे प्रकरण उपस्थित केल्याबद्दल मराठा सोनार वगैरे जातींच्या जा, काही लोकांना भाऊ पटवर्धन याने भिलोडी येथील दत्ताच्या जवळात कोंडून ठेवून अन्न पाण्या मारली आणि काहींना सातारा व पुणे येथे अंगावर तेल टाकून जिवंत जाळले नाना फडणीस भाऊ पटवर्धन व अय्या शास्त्री यांना अशी कठोर शिक्षा दिलेल्या कितीतरी वेळा मी पाहिल्या आज इंग्रजी राज्य आहे म्हणून काय झाल ब्राह्मणास नुसता सावलीचा सा उटाळ केल्याबद्दल कित्येक लोकांचे या जवळच्या गुलटेकडीच्या मैदानावर अजूनपर्यंत हाल करण्यात येत असत आणि तू तर बाबा ब्राह्मणांच्या मिरवणुकीत ब्राह्मणांबरोबर चाललास तुझ्या या गुन्ह्याबद्दल त्यांनी तुला सुखाने घरी येऊ दिले हे आपले नशीब समज नाही तर आपण गरीबांनी त्यांचे काय केले असते पुन्हा चुकून सुद्धा तू ब्राह्मणांच्या सोहळ्यात शिवू नकोस स्वाभिमानाची ज्योत पेटली बापाने वरीलप्रमाणे सांगून ज्योतिरावांची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु त्यामुळे ज्योतिरावांची समजूत तर पडली नाहीच पण उलट त्यांच्या अंगाचा भडका मात्र झाला विजापूरच्या दरबारात गेल्यावर शहाजी राजाने शिवाजी महाराजांना बादशहापुढे लवून मज़रा केला पाहिजे म्हणून सांगितल्यावर जसा बाल शिवाजीला संताप येऊन त्याच्या स्वाभिमानाने पेट घेतला अगदी हुबेहुब बापाने सांगितलेली हकीकत ऐकून ज्योतिरावांचा संताप भयंकर वाढला ते म्हणाले कायमी ब्राह्मणांशी नमून वागावे आणि ते का ब्राह्मणाने सर्व लोकांना इतके छळले तरी ते आमचे देव कोठला न्याय हा कोणतेही शास्त्र आणि कोठला धर्म असे पुटपुटून ज्योतिराव गप्प बसले याचवेळी ज्योतिरावांच्या विचारसरणीत एकदम फरक पडला याच घटकेला महाराष्ट्रातील भिक्षुकी गुलामगिरीच्या नरड्याला शेवटचा घडाळा लागला महाराष्ट्रात सोनवानाची ज्योत पेटली ती हीच वेळ ज्योतिरावांचे अंग थरथर कापू लागले नुसत्या सावलीच्या विराबद्दल फाशीची शिक्षा आणि तीही ब्राह्मण धर्मगुरू कोण हे धर्मगुरु धर्म रक्षक की धर्म वक्षक हे आपल्या बापाने आपणास हे सांगितलं तरी काय ब्राम्हणानी आपण शुद्र का म्हटले ब्राह्मणाज आपण शुल्याने त्यांना आपला विटा का व्हावा आपण काय दोष आहेत क्षत्रिय वैश्य शूद्र व ब्राह्मण हा बेत केव्हा का व कोणी पाडले आहेत लोकात इतके हलकेसलके बेद पाडण्याइतका ईश्वर पक्षपाती आहे काय वगैरे शेगडो कल्पना येऊन त्यांच्या डोक्यात विचारांचे नुसते काउर उठले आपला झालेला मानसिक अपमान त्यांच्याने सहज झाला नाही त्यामुळे ज्योतिराव त्या रात्री झोप कशी आली नाही आपले समाधान व्हावे म्हणून ज्योतिरावांनी पुढे काही दिवस हिंदू धर्मातील बऱ्याच धर्मग्रंथांचे वाचन केले याशिवाय संत शिरोमणी तुकाराम महाराजांची गाथा ज्ञानेश्वरी इत्यादी भागवत धर्मीय ग्रंथ मार्टिन युथरचे चरित्र व प्रोफेसर उल्सन सर विल्यम जोन्स वगैरे लोकांनी हिंदू धर्मावर इंग्रजीत लिहिलेली पुस्तके व वा लेख वाचले याशिवाय महात्मा बुद्ध बसवेश्वर तीर्थकर इत्यादी धर्मसुधारकांच्या ग्रंथांचाही त्यांनी थोडा अभ्यास केला तेव्हा ज्योतिरामांच्या लक्षात आले की आज ज्याप्रमाणे हिंदू धर्मात अन्याय व अरिती माजली आहे आणि आज जसे हिंदू धर्माचे विकृत स्वरूप नजरस पडते तसे ते पूर्वी नव्हते मूळचा हिंदू धर्म शुद्ध स्वरूपाचा होता आणि त्याचप्रमाणे त्यांना हिंदू धर्मातील खुळचडचालिरितींची व अंधरुढींची बरीच कल्पना झाली त्यांना पक्के खळून चुकले की सर्व मानव प्राणी एकायुष्याचे लेकरे असून तो सर्वांवर सारखे प्रेम करतो आपापसा जातीभेद माजवून उच्च निचत्वाच्या जोरावर ब्राह्मणांनी केवळ सोहळ्या ओळ्याचे बंड माजविले व कपटाच्या जोरावरच ते इतरांचे देव बनले ब्राह्मणांकडून दिवसा डोळ धर्माच्या नावाखाली हरघडी होत असलेला धर्मद्रोह पाहून ज्योतिरावांचे काळीच थरारले हजारो वर्षापासून भिक्षुकशाहीकडून जनता जनार्दनाचा होत असलेला अपमान ज्योतिरावांच्या काळजात झोंपला ब्राह्मणांकडून होत असलेला राष्ट्रद्रोह पाहून ज्योतिरावास ब्रम्हपिशाचं भयंकर चिडाली देशातील या दुष्ट भेदनीतीचा नायनाट करून धर्माला व राष्ट्राला गुलामगिरीच्या पाशातून मुक्त करण्याकरता भिक्षुकशाहीशी झगडायचे असे यावे त्या महात्म्याने एकदाचे आपल्या मनाशी ठरविले राष्ट्रीय बाग फुलविण्यासाठी विश्वप्रतिज्ञा करणारा थोर माळी यावेळी ज्योतिरावानी सरकारी नोकरी करण्याचे मनात आणले असते तर कदाचित त्यांची भरती होत होत ते मोठे हायकोर्ट जजही झाले असते कारण अव्वल इंग्रजीचा काळ असा होता की त्यावेळी टफ हो शिकलेल्या गृहस्थासही मोठमोठ्या हृदयाच्या जागा मिळत असत अशावेळी फुले कदाचित मोठे ऑफिसर म्हणून त्यांनी मोठ्या सुखासमाधानाने आपला संसार थाटला असता था। परंतु त्यांनी जर महाराष्ट्रीय जनता त्यावेळी जागी केली नसती तर आज हजारो गोरगरीबांची घरे केव्हा जुळीस मिळाली असते नोकरीत त्यांनी पैसावलौकिक मिळून आपल्या पुरावाळांना हवेली माडी अगर एखादे सुंदर घर बांधले असते परंतु दिनदुबळ्या लोकांच्या घरावर नित्य फिरत असलेला नांगर आज थोड्या अंशांनीही थांबला नसता दुष्ट दुष्टकारकुनाच्या दुष्टकृत्यास यश येऊन महात्मा फुले बागेत काम करून कदाचित मोठे बागवान बनले असते परंतु ते जर त्यावेळी सार्वजनिक कार्यात पडले नसते तर महाराष्ट्राची राष्ट्रीय बाग आज इतकी हिविकार व टोटवीत दिसली खरोखरच फुले हे राष्ट्रीय बाग फुलविणारे थोर माळी होते फुल्या यांच्या हातून गुलामगिरीच्या नरड्यात फास लावून लाखो दिनदुबळ्यांचा उद्धार करावा असा भविष्यकाळाचा संकेत होता आणि म्हणून या तरुणवीराने आपल्या वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी सार्वजनिक कार्यात पाऊल टाकून राष्ट्रकार्य करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली